गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अर्थ अध्याय ओवी 301 स्नान करताच तत्काल त्याचा रोग नाहीसा झाला आणि त्याच्या सर्व कला त्याला प्राप्त होऊन मुळच्या निर्मळ तेजाने तो झळकू लागला आपण सुद्धा तेथे जाऊन स्नान करू देवता आणि पितरांचे तर्पण करू त्याज बर अनेक उत्तम उत्तम तयार करून भोजन घालू। तेथे घूम सत्पात्र ब्राह्मण पूर्ण श्रद्धे मोठी दान दक्षिणा देख नौकेद्र पार करावा प्रमाण दान संकटे पार कर स्न दान पितृतर्पण करू व वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण असतील त्यांचे पूजन करू नाना प्रकारची पकवाने तयार करून आणि गुणाने अधिक अशी रुचकर मिळून अनेक प्रकारची दाने यथाविधी देऊ ओल्या भूमीत ज्याप्रमाणे बिरुजत घालतात त्याप्रमाणे उत्तम दानपात्र ब्राह्मण पाहून श्रद्धापूर्वक उत्तमोत्तम दान देत असावे ब्राह्मणाचे मुख हेच शेत आहे ते बुंध्या वाचून आणि पाल्या वाचून पवित्र आहे असे उत्तम शेत पाहून त्यातच परोपरीची चित्रविचित्राने पेरून सोडावीत विनयाची उत्तम ओल श्रद्धेचे निर्मळ चाडे त्याला शमदमादी मजबूत बैल लागले झुंपावेत अशाच आक्षेपाने शेतात बिपेरले म्हणजे पीक अगदी गजबजून जाऊन चारही पुरुषार्थ त्याला लटकतील ज्याप्रमाणे नौकेच्या बळाने समुद्र जलातून तरुण जाता येते त्याप्रमाणे त्या, त्या पिकाच्या बळाने आपण सर्वजण पातकातून तरुण जाऊ श्री शुक म्हणतात हे कुलनंदना भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा अशी आज्ञा केली तेव्हा यादवांनी प्रभास क्षेत्री जाण्याचे ठरवून रथ सज्ज केले शुक म्हणतात हे सुजान परिक्षिती राजा आई याप्रमाणे प्रभासा जाऊन तीर्थविधी करण्याला श्रीकृष्णांनी अनुज्ञा दिली तेव्हा यादवांचा या एक एका पुढे एक धावा वयाला लागले त्यामुळे चौकडे सारी गडबडच गडबड उडून राहिली परिक्षिता उद्धव श्रीकृष्णांचा एकांत भक्त होता जेव्हा त्याने ती तयारी पाहिली भगवंतांची आज्ञा ऐकली आणि अतिशय घोर अपशकून झाल्याचेही पाहिले तेवा तो जगाच्या अधिपतींचे ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांकडे एकांतात एक गेला त्यांच्या चरणावर डोके टेकवून त्यांना त्यांनी नमस्कार केला आणि हात जोडून त्यांना प्रार्थना करू लागला वीरांच्या मोठ्या मोठ्या हाकाट्या हत्तींचे आणि घोड्यांचे गडगडाट द्वारकेमध्ये कोणाला वाटही मिळेनाशी झाली इतकी प्रभासाला जाण्याची गडबड उडाली हे परीक्षिती राजा सारी द्वारकाच खडबडून निघालेली पाहून उद्धवाच्या मनाला श्रीकृष्णांनी देवास जे सांगितले होते त्याची आठवण झाली लवकरच कुळाचा नाश करावायचा आणि आजपासूनच त्याला मुहूर्त असे म्हटले होते त्याच कार्याला देवाने आज खरोखर सुरुवात केली असे त्याला दिसले उद्धव मोट हा नेहमी श्रीकृष्णा बरोबरच असे आणि कृष्णाच्या अनुमताने कृष्णाचे झालेले भाषण त्याने ऐकले होते येथे श्रीकृष्ण असताना या द्वारकेमध्ये ज्या अर्थी एवढे मोठमोठे उत्पाद उद्भवले त्या अर्थी हा हेतू खरोखर कृष्णाचाच असला पाहिजे यात संशय नाही यादवांना प्रभासाला नेऊन अर्ध्या क्षणात हा त्यांचा नाश करून टाकील कारण श्रीकृष्ण हा आता निजधामाला जाण्यासाठी उतावळा झालेला आहे पण त्यांचा नाश करावायचा होता तर तो द्वारकेतच का नाही केला त्यांना इतके लांब कशा करता नेले असे म्हणाल तर श्रीहरी हा सर्वज्ञ होता त्याला सर्व काही कळत होते आणि तो सर्वांचा सूत्रधार होता यादव हे खरोखर देवांश आणि द्वारका ही सातवी मोक्षपुरी त्यामुळे तेथे त्यांचा नाश झाला तर त्यांना सायोज्य मुक्ती प्राप्त होईल हे लक्षात आणून श्रीकृष्णाने त्यांचा नाश येथे केला नाही कारण ह्यांना पदाभिमान आहे ह्यास्तव ह्यांना द्वारकेत मृत्यू यावयाचा नाही हे श्रीकृष्णाने मनात आणूनच त्यांना प्रभासास पाठवले ब्रह्मशापाचे मूळ म्हणजे त्या मुसळचा झालेला लव्हाळा प्रभासामध्ये उत्पन्न झालेला होता हे श्रीकृष्णाला माहित होते म्हणूनच सर्वांना उद्धवाच्या मनाला अनेक रीतींनी वाईट वाटले गैवराने गळा दाटून आला डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या सर्वांगातून घाम फुटला व हृदयातून हुनक्यावर हुनके येऊ लागले कृष्ण वियोगात जर अर्ध क्षण गेला तर त्याचा प्राण जातो कि राहतो असे होत असे त्यामुळे आपण काय करावे हे त्याला जाले। तो बसला प्राप्त होणाऱ्या वियोगाचे तीव्र बाण त्याच्या हृदयात अतिशय जोराने घुसून बसले धैर्यासह हो वर्तमान बुद्धी गुंग होऊन गेली आणि जीवाला सारखी तळमळ लागून राहिली तेव्हा एकांत आहे असे पाहून धावत जाऊन त्याने श्रीकृष्णाचे पाय धरले आणि पायांना मिठी घालून बोक्षी स्पुंदू लागला जगाचा नियंता काळ त्याचा नियमन करता जो श्रीकृष्ण त्याच्या चरणावर मस्तक ठेवून तो विनयाने बोलू लागला उद्धव म्हणाला हे योगेश्वर देवाधि देव। आपल्या लीलांचे श्रवण कीर्तन पुण्यकारक आहे आपण परमेश्वर असल्यामुळे शक्य असूनही आपण ब्राह्मणांचा शाप निष्प्रभ केला नाही यावरून मला वाटते की आता आपण यदुवंशाचा संहार करून या लोकांचा त्याग करणार हे निश्चित उद्धव म्हणाला हे यादवेंद्रा हे देवेंद्राच्याही आदि हे योग्यांच्या ज्ञानचंद्रा तुझे स्वरूप अलक्ष आहे देवांमध्ये इंद्र हा श्रेष्ठ आहे पण तू त्या इंद्राचाही इंद्र आहेस योग्यांमध्ये शंकर हे श्रेष्ठ होत पण हे श्रीकृष्ण तू त्यांचाही ईशा आहेस तुझे हे श्रवण आणि कीर्तन ते पुण्यालाही पावन करते कीर्तनाने संसार भव तुटून तु जाऊन समाधान प्राप्त होते आपल्या कुळाचा संवार करून हा लोक सोडून देऊन हे श्रीकृष्णा तू खचित निजधामाला जाण्याचा बेद केलेला दिसतो परंतु हे केशवा आपल्या चरण चरणकमलांना मी अर्ध्या क्षणासाठी सुद्धा सोडू शकत नाही हे स्वामी आपण मलाही आपल्या धामाला घेऊन चला ब्राह्मणाचा शाप खोटा करण्याचे सामर्थ्य तुझ्या अंगात असून केवळ निजधामात जाण्याकरता तू आपल्या कुळाचा संहार करतोस ना असे बोलताना त्यांना रडे कोसळले ते न आवरल्यामुळे हुनक्यावर हुनके येऊ लागले अश्रूंनी डोळे अगदी भरून आले अशा त्याने धावत जाऊन श्रीकृष्णाचे पाय धरले चरणांवर मस्तक ठेवून तो म्हणाला हे श्रीहरी तू माझा सखा आहेस तू माझा धनी आहेस असे असता आम्हाला सोडून तू दूर कसा बरे जातोस हे अच्छुता तू जाणार ही गोष्ट कानावर पडताच मनामध्ये जो दुःखाचा उमाळा उठला तो काही आवरत नाही ह्याकरता असा वियोग होऊ नये असे मी म्हणतो पाण्याशिवाय मासा जसा तळमळावा त्याप्रमाणे माझा जीव तळमळतो आहे एकूण हे श्रीकृष्णा अखेर अंतकालाच्या वेळी माझ्यावर तू इतका निष्ठूर झाला पाठीमागे ह्या जगात मीनवदन होऊन जाईल मग गोड गोड गोष्टी कोणाशी सांगाव्यात आता देहात प्राण सुद्धा राहत नाही रे आत्मा निघून गेला म्हणजे देह केवळ प्रेतरूप होऊन राहतो तद्वत तू निजधामाला गेलास तर आमची गत होईल आमचा मायबाप तूच असाच आमच्या मनाचा दृढतर विश्वास आहे असे असता तू आम्हाला सोडून कसा बरं जाऊ पाहतोस असे म्हणून त्याने पायावर लोळ घेतली तू निजदामाला निघालास आणि आम्हाला कोणाच्या हातात दिलेस हे पुरुषोत्तमा तू आम्हावर इतका का बरे रुसलास हा आमच्याच कर्माकडे बोल तुझ्याकडे काय आहे मुक्के बालक जमिनीवर टाकून आई सती जावयास निघाली म्हणजे ते जसे काकुळटीला येते तशी उद्धवाची दशा झाली गळाला लावलेला गोड मासाचा तुकडा माशाने गिळला न गिळला तोच मच्छीमार त्या गळाला हिसका मारून त्याला वर ओढतो त्या माशाप्रमाणे करण्याचा उद्धव विकल होऊन गेला देवा तू गेल्यावर मी सेवा तरी कोणाची करावी हे श्रीकृष्णा तू खरोखर आमचे भाग्य आहेस असे असता तू आम्हावर का बरे रुसलास एखादे आंधळे माणूस आपल्या बरोबरची सोबत सोडून देऊन आडवाटेने म्हणजे ते त्या अरण्यातकलून रडू लागला आणि म्हणाला मला सोडून तू पुढे कुठे जातोस मी या पायांपासून दूर होणार नाही हे चरण एक क्षणभरही मी सोडणार नाही हे गोपाळा तुझे प्रयाण म्हणजे माझा अंत काळचा काळच आहे तुझा मला अतिशय लढा लागला आहे याकरता मलाही आपल्या नाही एवढीच मनापासून आपल्याला प्रार्थना आहे याकरता श्रीकृष्णांनी एवढी कृपा करावीच तू गरुडावर बसशील तेव्हा कृपा करून मला पाठीमागे बसेल पण श्रीकृष्णा मला टाकून जाऊ नकोस मला निजधामाला घेऊन जा जन्मभर मला सलगी दिलीस आणि आता अंतकाळीच का दूर टाकतोस हे कृपासागरा श्री कृष्णा एवढी कृपा कर आता तू म्हणशील की आपल्या कुलालाच मी काळ झालेलो आहे तुलाच कृपाळू कसा होईन तर असे तू म्हणू नकोस कारण तू दिनांचा दयाळू असून भक्तांविषयी अत्यंत स्नेहाळू आहेस भक्तांवर तुझी कृपा आहे म्हणूनच मी इतकी सलगी करीत आहे तर हे श्रीहरी माझा उद्धार कर नाहीतर संसारातच पुन्हा टाकशील हे कृष्णा आपली लिला माणसांसाठी परममंगल आणि कानांना अमृत स्वरूप आहे ज्याला एक वेळ गोडी लागली त्याच्या मनात नंतर दुसऱ्या कोणत्याही वस्तूची इच्छाच शिल्लक राहत नाही प्रभो आम्ही तर झोपणे बसणे हिंडणे फिरणे स्नान खेळ भोजन इत्यादी सर्व प्रसंगात आपल्या असतो आपण आमचे प्रियतम आत्मा आहात आम्ही आपल्याला कसे सोडू तुझ्या नाना प्रकारच्या क्रीडा व खेळ जीवांना परममंगलदायक असल्यामुळे ती तुझी प्रिय व निर्मल लीला, ते कर्णद्वाराने गोडी कर्णांनी एक अर्ध घटका घेतली न घेतली तोच त्यांना इतकी आवड उत्पन्न होते कि त्याच्यापुढे खरे अमृतही फिके वाटू लागते अशी तुझी कीर्ती ऐकली कि वासनेसह वर्तमान इच्छा नाहीशीच होऊन जाते म्हणून तुझे भक्त असतात ते तुझ्या किर्तीला नेहमी हृदयात नाही तू आमचा धनी असे असता तू मला आपल्या अर्ध्या आसनावर बसवीत होतास हे श्रीकृष्णा एखादी जीवाची गोष्ट सांगावयाची असली तर माजा शिवाय तुला दुसरे कोणी नव्हते एखादे तू माझा घेत होता मी जी जी काही मसलत सांगे ती ती तुला खरी वाटत तू भोजन करावयाला निघालास कि माझे ताट अगदी आपल्या ताटाला लावून मांडवीत होतास आणखी जेवताना नाना प्रकारचा विनोद करून आपल्या ताटातील शेष मला देत होतास ब्रह्मदेवाधिक देवांनाही तुझा पंक्तीला दुर्लभ पण मी तुझ्या पंक्तीला जेवायला बसे आणि तुझा राहिलेला प्रसाद भक्षण करण्याला तर हे कृष्णा तुम्हाला भागीदारच करून ठेवले होते मला हाताला धरून तू एकटाच एकांतात बसत होतास ब्रह्मदेवादिकांची काही विनंती तुला सांगावयाची झाली तर ती तुला मी सांगावयाची कोणाला न कळता तू रास क्रीडा केलीस पण ती गुप्त गोष्ट माझ्यापाशी सांगून तू मला गोकुळाला धाडून दिले होतेस पलंगावर निजलेल्या रुक्मिणीला उठवून तू आपल्या जवळ मला सुखापुढे समाधी ती काय अशा संगतीने किती रात्री काढल्या त्याची गणती नाही हे श्रीकृष्ण त्या मला सोडून खरोखर जाण्याचे करतोस ना हे श्रीकृष्ण तुझा वेळ जाईनासा झाला म्हणजे मला बोलवायला रुक्मिणीला पाठवित होतास आणि मग आपण दोघे जण एका सणावर बसून सारीपाठ खेळत होतो तू अरण्यात फिरावयाला निघालास म्हणजे मला आपल्या रथात बसवीत होतास एका रथात बसून दोघांनी जावयाचे असे असता आजच माझ्या संगतीला कंटाळला असणार पाण्यात जलक्रीडा करताना किंवा गोपिकांबरोबर थट्टा करताना सुद्धा मी तुझ्याजवळ असावयाचा स्नान करताना तर नेहमी मी पुढे उभा असे किती म्हणून मी सांगावे हे श्रीपती अहोरात्र तुझ्यापासून मी वेगळा झालेलाच नाही मग अंतकालीच तुला कसे सोडावे तू आमचा धनी तू आमचा सखा तू साऱ्या जीवांचा जीव सारा प्राण काय तो तूच हे पुरुषोत्तमा हे मेघ तुझा वियोग आम्हाला कसा सहन होईल तुझे श्री चरण हाच आमचा जीव व प्राण अशा त्या चरणांचे वियोगजन्य दुःख सहन करण्याला मला सामर्थ्य नाही तुझ्या पायांचे सान्निध्य हाच आमचा सर्वस्व लाभ प्राण गेला तरी त्यांचा वियोग आपल्याला सोसावयाचा नाही देह राहिला तर राहू द्या किंवा गेला तर जाऊ द्या पण पहा तुझ्या चरणांचा वियोग आपल्याला मुळीच सहन होणार नाही तुझी माया मोठी दुस्तर ती ब्रह्मदेवादिकांना सुद्धा आवरत नाही पण हे श्रीकृष्णा तुझ्या शेष ग्रहणामुळे ती सुद्धा मला सुगम झाली आपण वापरलेली माळ चंदन वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तु, प्रसाद आम्ही आपले सेवक आहोत म्हणून आपल्या मायेवर आम्ही अवश्य विजय मिळवू शकू हे गोपाळा मी तुझा दास असल्यामुळे तुझ्या गंधातील राहिलेले गंध कपाळी लावल्याने व तुझा माळा गळ्यात घातल्याने मी कळी काळाला सुद्धा आटोपणार नाही तुझा कासेचा पिवळा पितांबर येऊन माझ्या कासेला लागला तेव्हाच मी कामाला जिंकले आणि तो कासेला दृढतर होऊन बसला तू आपल्या हृदयावरचे पदक जेव्हा मला दिलेस त्याच वेळी माया माझ्यापासून परतली ती तुझ्या दासांपुढे उभी सुद्धा राहण्याची नाही खरोखर मायेला तोंड असते तर ती पुढे उभी राहिली असते पण ती मुळीच खोटी आहे लोक मात्र हे पहा तुझे समाधीचे आत्मानंद परिपक्व होतो तुझ्या शोषो लाभ होय याप्रमाणे तुझे दास्य करूनच मी मोठेपणास सडलो आहे तुझेच अवशिष्ट सेवन करून जिने योग्यांना सुद्धा धाक दाखवला ती तुझी माया मी तरून गेलो अनेक ऋषी दिगंबर राहून आणि जन्मभर नैष्ठिक ब्रह्मचर्याचे पालन करून अध्यात्म विद्या प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय परिश्रम करतात अशा त्या संन्याशांचे हृदय निर्मळ होते तेव्हा कुठे ते शांत होऊन आपले ब्रह्म नावाचे स्थान प्राप्त करून घेतात मिथ्या मायेच्या धाकाने योगी गिरीकंदरात जाऊन लपून बसले लंगोटीही सांडली तरी पोटात धाक आहेच ते स्वस्तिकादी आसन घालून प्राणापान आकलन करता, मूळ बंधाचा संकोच करून बळकट धारणा धरून बसतात नाकातून वाहणारा बारा अंगुले वारा करता अभ्यासाच्या द्वारे दिवस शरीर जिजवतात। नासा पुष्टुनी जो जातसे अंगुळे बारा तो गच्च धरून माघारा आतू घाली भूकेनेच भूक खातात तहानेनेच तहान पितात याप्रमाणे मोठ्या कृतनिश्चयाने सुखदुःखाला जिंकतात सद्बुद्धीला हातात धरून इंद्रिय वृत्तींना ताब्यात ठेवून वैराग्यात ख्याती संपादित ऊर्ध्वगतीने चालू लागतात मणिकर्णिकेची ओवरी भेदन करून ब्रह्मरंध नांदू लागते आणि सर्व संकल्पांचा त्याग झाल्यामुळे ते स्वतःची ब्रह्मच होऊन राहतात याप्रमाणे योगी योगबलाने मायेला जिंकतात पण ती माया जिंकावयाला तू आम्हाला त्याहूनही सुगम मार्ग करून दिला आहेस हे महायोगेश्वर अम्मी तर कर्म कर्ममार्गातच भटकणारे आहोत परंतु आम्ही आपल्या भक्तजनांबरोबर आपले गुण आणि लिलांची चर्चा करून तसेच माणसासारख्या कृती करी। करीत आपण जे काही केलेत किंवा सांगितलेत त्यांचे स्मरण कीर्तन करीत राहू त्याचप्रमाणे आपले चालणे बोलणे हास्ययुक्त पाहणे आणि थट्टा विनोद यांच्या आठवणीत तल्लीन राहू केवळ एवढ्यानेच आम्ही आपली दुस्तर माया पार करू हे कृष्णा तुझ्या भक्ताला भजावे तुझी कथावार्ता ऐकावी इतक्यानेच तुझी माया मी तरून गेलो कर्मार्गातील आम्हा कर्मठ लोकांवर तू मोठा उपकार करून ठेवला आहेस कारण तुझ्या कथेच्या श्रवण पठणानेच मोक्षाचे द्वार खुले होते मोक्षाची कथा बाजूस राहो त्याची आम्हाला मुळीच इच्छा नाही कारण तुझ्या भक्तांनी तुझी कथा श्रवण केली की त्यांना संसाराची मुळीच बाधा होत नाही तुझ्या अभेद भक्तीचीच आवड असल्यामुळे आम्हाला संसारच गोड आहे जे भक्त असतात ते त्रिगुणांचेही तोंड ठेचून तुझे भजन उत्कृष्ट प्रेमाने करतात प्रेमाने तुझ्या चरित्राचे श्रवण आणि कीर्तन केले असता तू आपण होऊन त्यांच्या संसार बंधनाचे छेदन करतोस संसार भाव पुसून टाकून तू आत्मपदाजवळ स्थान देतोस याप्रमाणे आम्ही तुझे भक्त तुझ्या श्रवण कीर्ती लाभाला सहजी पात्र होतो सहज कीर्तन केले तर खरोखर एवढा लाभ होतो मग तुझ्या मुखातल्या कथा गायन केल्या तर तू आपल्या स्वतःला सुद्धा अर्पण करशील तू तु गोकुळातून चालताना जी तुझे पावले उठलेली आहेत त्यांचे जे आनंदाने वर्णन करतात त्यांना तू खांद्यावर घेऊन निजबोधाने आणि कीर्तनाच्या छंदाने नाचतोस हे गोपाळा तुझी लीला केली आहेस ती आवडीने गायन केली असता त्या सेवकांच्या जवळ तू स्वतःच बसून राहतोस तुझ्या हास्य भाषणाने स्त्रीशुद्रास तू समाधान देतोस तुझ्या दृष्टीचे दर्शन म्हणजे दृश्यातीचे देखणे तुझे सर्वत्र असलेले देखणेपण याचे जे कीर्तनामध्ये वर्णन करतात त्यांच्या पावला पावलाला तू आपल्या सर्वांगाचे लिंबलोण करतोस आणि त्यांच्यापाशी आपला मोठेपणा टाकून सर्व काळ राहतोस हे ज्ञान श्रेष्ठा आपली गुह्य ज्ञान मुद्रा तू त्यांना अर्पण करतोस आणि हे प्रबोध चंद्रा आत्मबोध देऊन त्यांचे तू कल्याण करतोस रास क्रीडादी नाना प्रकारच्या लीला आणि अंगदामंगनादी प्रबंध म्हणजे मूळ गद्यपद्य कविता यांमध्ये विशद केलेल्या तुझ्या कीर्तीचे जे गायन करतील किंवा हे कृष्णा ब्रह्मदेवाला ठकवून तूच गोपाळ वसा झाला ऋषिकेशा जे गातील त्यांना सर्वाभूती आत्मास भरलेला आहे असे निदर्शनास आणून आपलीच सत्ता देतोस व हे कृष्णनाथा त्यांच्या बोलात तू वागत असतोस लीने मनुष्य रूप घेऊन तू जे जे काही केलेस तेथे ते प्रेमाने गाताना व ऐकताना तुझे भक्त हा हा म्हणता तरुण गेले मी सुद्धा हट्ट तो तो तू सदा सर्वकार पुरवलास। असे अस्ता हे कृष्णा आता शेवटच्या वेळी माझी उपेक्षा करून तू का बरे जातो आहेस श्री म्हणतात परिक्षिता देवकीनंदन भगवान श्रीकृष्णांना जेव्हा उद्धवांनी अशी प्रार्थना केली तेव्हा ते आपल्या अनन्य प्रेमी सखा से व सेवक असलेल्या उद्धवाला म्हणाले श्री शुकाचार्य म्हणतात या प्रमाणे असा भगवंतने विनंती केली उद्धवाला श्रीकृष्णाचा निज सेवक, कुर्ष, श्री सेवक म्हटले याचे कारण श्रीकृष्ण आपल्या पोटातील कोणतीही गुप्त गोष्ट नेहमी त्याच्यापाशी बोलत असे रुक्मिणीलाही जेथे रिघाव नाही वसुदेवाला किंवा देवकीलाही जेथे स्थान नाही प्रद्युम्न बळीभद्र किंवा अनिरुद्धालाही जेथे मज्जाव त्या ठिकाणी कृष्णापाशी उद्धव अहोरात्र राहत असे म्हणूनच त्याला ज्ञाते लोक एकांती म्हणजे एकांत भक्त असे म्हणतात श्रीकृष्णाला जे जे काही जीवापेक्षाही अधिक आवडीचे तेथे तो उद्धवाला देत असे इतके त्या भक्ताचे प्रेम अलोट ते देताना जर त्याने घेतले नाही तर धावत जाऊन त्याला मिठी मारी आणि इतक्याही उपर त्याने नको म्हंटले तर त्याचा पाया पडे इतका भक्तांच्या पांगलेपणाने देव पांगला होऊन राहतो म्हणून कृष्णाला एक उद्धवच होता त्याच्यापेक्षा त्याला दुसऱ्या कोणाचेच अधिक प्रेम नव्हते म्हणूनच प्रिय सेवक एकांती या पदव्या उद्धवालाच शोभतात त्यामुळेच त्याने आपल्या स्वामीलाही विनंती केली उद्धवाचे भाषण ऐकून चातकासाठी जसा मेघ भरून येतो त्याप्रमाणे स्वानंद घा जो श्रीकृष्ण तो प्रेमाने प्रसन्न झाला चातकाची तहान ती कितीशी ती तृप्त करून शिवाय साऱ्या पृथ्वीला मेघ ज्याप्रमाणे गारीगार करून सोडतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण आता उद्धवाच्या निमित्ताने त्रिभुवनालाही तृप्त करून सोडील उद्धवाचे भाषण ऐकून श्रीकृष्ण डोलावयासच लागला भाग्य मोठे म्हणून प्रेमाची ओल चढली आता त्या ओल्या झालेल्या भक्तरूपी भूमीमध्ये श्रीकृष्ण गायवासराच्या पाहण्याच्या निमित्ताने साऱ्या घराला जसे दुपते पुरवते त्याचप्रमाणे उद्धवाच्या निमित्ताने श्रीकृष्ण ही साऱ्या जगाला शांत करून सोडील घरात पाहुण्याकरता अनेक पकवान्य करतात ती न मागताच मुले त्यातील विभागी होतात मुलांना ते पकवाना खाता सुद्धा येत नाही तरी आई ते बळीच त्यांच्या तोंडात घालते तसेच आम्हाला जनार्दनाने केले आपला शेष प्रसाद आपण आम्हाला दिला ही कशी अपूर्व कृपा केली पहा की कृष्णाने उद्धवाला उपदेश केला त्याचा आमच्या मराठी भाषेत अर्थ करून आम्हाला सांगितला एका जनार्दन म्हणतो की आता श्रोत्यांनी सावधान व्हावे पण हे तरी मी कोणत्या तोंडाने म्हणू वास्तविक त्यांनीच मला सावध केले पाहिजे निजभक्ताने विनंती केली म्हणून तो भक्तीपती आता आत्मज्ञान सांगेल या करता कानांची पंगत करून त्या बोधाकडे वृत्ती लावा कारण मुक्तांची आवड आणि मुमुक्षुंची इच्छा तृप्त होईल अशी कथा पुढे आहे ती ऐकावयाला श्रवणरूप द्वार सहज उघडेल उद्धवाने ही श्रीकृष्णाला केलेली विनंती नव्हे तर भगवान कृष्ण आता आत्मज्ञानाची वृष्टी करायला तयार झाले आहेत तो लाभ घ्यावयाला म्हणजे श्रवण करावयाला चला हो चला असा डांगोरा अर्थतृषेने तृषित झालेल्या मोक्ष मार्गाच्या यात्रे करून करता उद्धवाने ही बोधाची प्रत्यक्ष पाणपोईच घालवली आहे माझ्या भक्तिरूप आईने मला कडेवर घेऊन तेथे नेले तिच्यामुळे जनार्दन रूप परमामृत मला प्राप्त झाले भगवंता खरोखर ती तुझी भक्तीच असावी। आम्हालाकडे मुक्ती मागितली तर तो भक्तांचा होईल कारण बद्धता खरी असेल तर मी मुक्तता मागावी हे युक्त होईल पण बंधन जर वस्तुत नाही तर मुक्तता मागितल्याने पदरी मूर्खपणाच यावं याचा मितूपणाशिवाय असलेली जी सहजस्थिती तीच तुझी अभेद भक्ती आम्हाला असू ही सदा सर्व काळ पुन्हा पुन्हा आहे आता उपदेश करतील, तरी एका करतो, एकादशस्कंधातील एकनाथ कृत टीकेचा देवस्तुती व उद्धव विज्ञापना नावाचा सहावा अध्याय संपूर्ण झाला गोपाल कृष्ण भगवान की जय